पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंगरामच भंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र तिसरे काकोलुकीय कथा तिसरी एकदा मी एका झाडावर राहत असताना त्याच झाडावर कपिंज नावाची एक चिमणी घरटे बांधून राहत होती रोज संध्याकाळी आम्ही दोघे आपापल्या घरट्यात आल्यावर सुभाषिते देव ऋषी आणि पुराणातील गोष्टी आणि पाहिलेले हो याप्रमाणे आम्ही सुखाने राहत होतो एकदा कपिंजल पोपटांच्या नादी लागून त्या झाडापासून बऱ्याच लांब असलेल्या एका भाताच्या तयार झालेल्या शेतावर आपली उपजीविका करण्यासाठी निघून गेली संध्याकाळ झाली तरी ती जेव्हा परत आली नाही तेव्हा मला दुःख आणि उद्वेग यामुळे काही सुते नसते झाले मन पापी असते आणि हा।, हा अनेक शंका कुशंका निर्माण करतो माझ्या मनात आले की तिला पारध्याने पकडून ठास केले नाही ती जर सुरक्षित असती तर त्या आपली खुशाली कळवल्याशिवाय राहिली नसती याप्रमाणे पुष्कळ दिवस गेले तिथे घरटे रिकामे होते एक दिवस श्रीघ्रग नावाचा एक ससा तिथे आला आणि त्याने आपले बिराड त्या घरट्यात थाटले कपिंजल काही आता परत येत नाही या भावनेने मी त्याला विरोध केला नाही आणखी बरेच दिवस गेल्यावर एक दिवस कपिंजल अचानक परत आले भात पुष्ट आणि होती खाने चंगली पुष्टि सशाला बरेता आकंड़ी ती सशाला तू बड़ी ने घुसन रहा है नहीं साबड़ोब घर खाली कर घर मेहनत तसा म्हणाला उभीच काहीतरी बोलून भांडण उकरून काढू नकोस विहीर तळे सरोवर देवालय आणि वृक्ष येथे राहणाऱ्यांना कायमचे हक्क नसतात ज्यावेळेस जो राहत असेल त्याचे शेखर असा ऋषी प्रणीत नियम आहे म्हणून हे धर्माझेच आहे त्यावर कपिंजल म्हणाली बाबा रे तू धर्माच्या आणि न्यायाच्या गोष्टी सांगतोस तर आपण एखाद्या न्यायाधीशाकडे जाऊ तू एवढा कायदा सांगतोस तर न्यायाधीश देईल तो निर्णय तू मान्य कर मला मोठा प्रश्न पडला आता या भांडणाचे काय होणार जे काय होते ते पहावे म्हणून मी मोठ्या कुतुहलाने आणि उत्सुकतेने त्यांच्या मागोमाग निघालो संचे भांडण ऐकत असलेले तीक्ष्ण नावाचे एक मांजर वाटेवरच नदीकाठी हातात घेऊन एक डोळा मिटून व एक हात आणि एक खाली जमिनीवर टेकवून सूर्याकडे तोंड करून मोठ्याने धर्माच्या गोष्टी सांगत बसले होते की अहो संसार हा असा आहे प्राण क्षणभंगूर आहे प्रियजनांचा सहवास हे एक स्वप्न आहे कुटुंब विस्तार म्हणजे इंद्रजाल आहे धर्माशिवाय कोणाला ही गती नाही शरीर वैभव वगैरे सारे अ आहे मृत्यू जवळ येऊन ठेपला आहे तरी प्रयत्नाने धर्मसंग्रह करावा जे धर्मविही आयुष्य घालवित आहेत त्यांचे श्वसन हे लोहाराच्या भात्याप्रमाणे निरुपयोगी आहे धर्माशिवाय पांडित्य हे कुत्र्याच्या शेतीप्रमाणे व्यर्थ आहे त्याने धड गुल्हेकत नाही किंवा माशा निवारण्यासाठीही त्याचा उपयोग होत नाही धर्मविहीन मानव आणि पशु दोघेही व्यर्थत भीतीशास्त्र म्हणतात स्थिर बुद्धीने जर दीर्घकाल काम केले तर प्रत्येक कामात यश घेतेच परंतु धर्माचे तसे नाही त्याचे ताबडतोब फळ मिळते धर्म म्हणजे काय दुष्टांचा संहार करणे आणि परोपराने पुण्य जोडणे हीच धर्माची सूत्रमय व्याख्या जे आपल्याला अहितकारक ते लोकांनाही अहितकारक आहे अशा बुद्धीने वागा आणि धर्माने वागण्यामुळे मिळणारे श्रेय प्राप्त करून घ्या मांजराचा धर्मोपदेश सशाने आणि चिमणीने ऐकला त्याबरोबर ससामनाला कपिंजला बघ नदीकाठी धर्म जळणारा बसला आहे तेव्हा त्यालाच आपण न्याय विचारू परंतु तो आपला जन्मजात वैरी आहे शिवाय कदाचित त्याचे व्रत वैकल्य चालले असेल तेव्हा त्याच्यापासून आपण जरा दूरच इथे राहून बोलले तर बरे चिमणी म्हणाले त्याप्रमाणे म्हणाली हे धर्मश्रेष्ठा तपसव्या आम्हा दोघांचा एक वाद आहे धर्मशास्त्राप्रमाणे त्याचा दोन निकाल दे जो हरेल तो तुझा भक्ष होईल मांजर म्हणाले छे, छे छे असे काही बोलू नका हिंसा मार्ग हा नरकाचा मार्ग आहे त्यापासून मी निवृत्त झालो असून आता धर्मासाठी अहिंसा पालन धर्मा उ, करीत आहे सर्व शहाणे लोक अहिंसा हाच खरा धर्म मानतात ऊ ढेकोण अशाही प्राण्यांची ते हिंसा करीत नाहीत हिंसा करणाऱ्यांना मारणे सुद्धा पाप आहे मग जे दुर्बल आणि गरीब अशा प्राण्यांना मारतात त्यांच्याबद्दल बोलायलाच नको यज्ञात जे याज्ञिक हिंसा करतात ते मूर्ख आहेत त्यांना श्रुतींचा खरा अर्थ माहीतच नाही असे म्हणावे लागते वृक्ष तोडून पशु मारून जे रक्त माणसाचा चिखल करतात ते जर स्वर्गात जाऊ लागले तर मग नरकून मी तुमच्यापैकी फक्त जय पराजयाचा म्हातारा झालो आहे त्यामुळे ऐकू येते तेव्हा तुम्ही माझ्याजवळ या आणि आपापली बाजू मला समजावून सांगा मग मी धर्मशास्त्रानुसार योग्य तोच निकाल देईन म्हणजे मग मला परलोपी जाब द्यावा लागणार नाही मानाच्या लोभाच्या किंवा क्रोधाच्या आहारी जाऊन जो न्यायाचा विरुद्ध निर्णय देतो त्याला नरकात जावे लागते तुम्ही दोघेही जवळ येऊन मला नीट ऐकू येईल असे स्वस्थपणे आपले म्हणणे सांगा आणि काय सांगू मांजराच्या म्हणण्यावर त्या दोघांनी बाबळटास अंधविश्वास ठेवला आणि ती दोघे त्याच्या अगदी जवळ जाऊन बसले ती दोघेही आपल्या आटोक्यात आली असे पाहतात मांजराने एकाला आपल्या पायाखाली दाबून तीक्ष्ण नखानी फाडले तर दुसऱ्याला आपल्या करवतीसारख्या दातांनी मारून टाकले गोष्ट सांगून कावळा म्हणाला म्हणून म्हणतो की क्षुद्रा दिवसाला माझे म्हणणे तुम्ही ऐकून घेतलेच आहे तर आता तुम्हाला योग्य वाटेल ते करा त्या कावळ्याने याप्रमाणे उपदेश केल्यावर तुम्ही फार योग्य सल्ला दिला आहे तेव्हा आता दुसरा राजा निवडण्यासाठी आम्ही पुन्हा सभा भरवू असे म्हणत सर्व पक्षी गण आपल्या वाटेने निघून गेला फक्त घोगडत त्या तिंहासनावर अभिषेकाची वाट पाहत बसून राहिले बराच वेळ झाला तरी कोणी येत नाही असे पाहून विचारले कोण आहे तिकडे अजून माझा अभिषेक का होत नाही त्याला ओरडताना ऐकून त्याला वाट दाखवण्यासाठी आलेला होता होला पक्षी म्हणाला तुझ्या अभिषेकामध्ये एका कावळ्याने विज्ञान आणल्यामुळे सर्वजण वाट पोटेल मार्गाने निघून गेले आहेत फक्त तो कावळा मनात काहीतरी गुप्त हेतू धरून मागे राहिला आहे तर आपण आता ऐकून जाऊया त्या ऐकून घोबडाला अतिशय राग आला आणि तो कावळ्याला म्हणाला दुष्टा मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू माझ्याभिषेकात रिघ्न आणलेस आजपासून तुम्ही आणि आम्ही वैरी झालो बाणाने अगर तलवारीने झालेली जखम भरून येते थोड शब्दांनी झालेली जखम कधीच बरी होत नाही इतके बोलून तो आपल्या वाटाऱ्यासह निघून गेला कावळा मनातल्या मनात म्हणाला अरे रे मी फुकट शत्रुत्व ओढवून घेतले अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अप्रिय आणि स्वतःला कल्पना आणणारे असे काहीतरी मी उगीतच बोललो असे बोलणे हे विषासारखेच आहे मनुष्य कितीही बलवान असला तरी उगाचाच दुसऱ्याचे श्रुत्व करू नये जवळ वैद्य आहे म्हणून विष प्राशन करील काय सभेमध्ये अगर परिषदेमध्ये राहणाऱ्याने दुसऱ्याला टोचून बोलू नये सत्य असले तरी कसले बोलणे शेवटी दुःखालाच कारण होते मनातल्या मनात अनेक वेळा विचार करून आणि मित्रांबरोबर विचार विनिमय करूनच शहाणे लोक कोणतीही योजना आखतात आणि तसे केल्याने ते त्यांना यश आणि लक्ष्मी प्राप्त होते असा विचारून निघून गेला अशा प्रकारे कावड्यांचे आणि सर्व हसिक ऐकल्यावर मेघवर्णाने विचारले काकाजी मग आता काय करावे सचिव म्हणाला न्यायशास्त्राच्या सहा तत्वांशिवाय इतर दुसरे मार्ग आहेत त्यापैकी कशाचा तरी अवलंब करून मी शत्रूला फसवून त्याचा नाश करून यश मिळविन शत्रू कितीही हुशार आणि धूर्त असला तरी तो फसतो एका ब्राह्मणाला धूर्त लफंग्यांनी फसवून त्याचा भोकळ नाही का पळविला मेघवर्ण म्हणाला हे कसे तर शिव म्हणाला ऐक